इब्राहिम अलीसलाम ने सांगितलं हे ईश्वरी दूतांनो कोणती मोहीम आपल्या समोर आहे त्यांनी सांगितलं आम्हाला एका गुन्हेगार लोकसमूहाकडे पाठवण्यात आला आहे जेणेकरून त्यावर खंगरांच्या दगडांचा वर्षाव करावा जे आपल्या लपच्या येथे मर्यादेपलीकडे जाणाऱ्या साठी चिन्हांकित आहेत मग आम्ही त्या <गणा> सर्व लोकांना काढून घेतलं जे जित त्या वस्ती ते इमानधारक होते आणि आम्हाला तेथे एका घराशिवाय मुसलमानाचं कोणतंच घर आढळलं नाही यानंतर आम्ही तेथे केवळ एक निशाणी त्या लोकांसाठी सोडली जे यातनादा प्रकोपाची भीती भागत असावेत आणि तुमच्यासाठी निशाणी आहे मुसाले स्लांच्या कथेत जेव्हा मी त्याला स्पष्ट प्रमाणासहित फिरून पाशी पाठवलं तेव्हा तो आपल्या बळावर गर्विष्ट बनला आणि म्हणाला हा जादूगार आहे किंवा वेडा आहे आणि पकडला आणि सर्वांना समुद्रात फेकून दिला आणि तो निंद बनून तुमच्यासाठी निशाणी आहे आज मध्ये जेव्हा मी त्यांच्यावर एक असा कल्याणरहित वारा पाठवला की ज्या ज्या वस्तूवरून तो व्हायला त्याला जर्जर करून टाकलं आणि तुमच्यासाठी निशाणी आहे समुद मध्ये जेव्हा त्यांना सांगितलं गेलं होत कि एका विशिष्ट वेळेपर्यंत मजा करून घ्या परंतु या तंबीवर सुद्धा त्यांनी आपल्या रक्त आज्ञेशी शिरजुरी दर्शवली तर पाहता ते शेवटी त्यांच्या पाहता एका अकस्मात कोसळणाऱ्या प्रकोपाने त्यांना गाठलं मग त्यांच्यात उठण्याचे देखील ताण नव्हते की ते आपला बचाव देखील करू शकत नव्हते आणि या सर्व अगोदर आम्ही नू आलेच आमच्या राष्ट्राला नष्ट केलं कारण ते अवैधकारी लोक होते आकाशाला आम्ही स्वबळाने बनवलं आहे आणि आम्ही याच सामर्थ्य वळगतो पृथ्वीला आम्ही अंथरला आहे आणि आम्ही फार चांगले समथल करणारे आहोत आणि प्रत्येक वस्तूचे आम्ही जोडपे बनवले आहेत कदाचित तुम्ही यावरून बोध घ्यावा म्हणून धाव घ्या अल्लाकडे मी तुमच्यासाठी त्याच्याकडून उघड उघड खबरदार करणार आहे आणि बनवू नका अल्लाच्या समोरेत कोणी अन्य उपास्य मी तुमच्यासाठी त्याच्याकडून उघडउघड खबरदार करणार आहे राष्ट्र असा प्रेषित ना जनते नाव कि है अथवा या आप आप साथ या पैगंबर सलम तो फिर तुम्हारे काोषारोपण नहीं तथा उपदेश कर कारण उपदेश इमान आणणाऱ्यांसाठी लाभदायी आहे मी जिन्न आणि माणसांना याशिवाय कोणत्याही अन्य कामासाठी निर्माण केलं नाही की त्यांनी माझी बंदगी करावी मी काही त्यांच्याकडून रोजी इच्छित नाही आणि असंही इच्छित नाही की त्यांनी मला जीव घालावं अल्ला तर स्वतःच रोजी देणारा आहे मोठा शक्तिमान आणि जबरदस्त तर ज्या लोकांनी जुलुम केला आहे त्यांच्या हिशाचा सुद्धा तसाच प्रकोप तयार आहे जसा त्यांच्यासारख्या लोकांना त्यांच्या वाटेचा मिळाला आहे यासाठी या लोकांनी माझ्याकडे घाई करू नये فَوَيْلٌ لِّلَّذِينَ مِنْ يَوْمِهِمُ الَّذِي <يُعْدُون> सत्यशेवती विनाश आहे कुफर करणाऱ्यांसाठी त्या दिवशी ज्याचं भय यांना दाखवलं जात आहे अल्लाच्या नावाने जोसिम मेहरबान दयावान आहे शपथ आहे तूरची आणि अशा एका उघड ग्रंथाची जो तलम कातडीवर लिहिला गेला आहे आणि आभातगृहाची आणि उंच छताची आणि उसळत्या समुद्राची ती तुझ्या रब्बचा प्रकोप निश्चितपणे घडणार आहे मा मिन ज्याचं कोणी निवारण करू शकणार नाही तो त्या दिवशी घडेल जेव्हा आकाश भयंकरपणे डगमगू लागेल आणि पर्वत उडत फिरतील فَوَيْنٌ يَوْمَئِذٍ لِّلْمُكَذِّبِينَ الَّذِينَ هُمْ فِي خَوْضٍ يَلْعَبُونَ يَوْمَ يُدَعْعَوْنَ إِلَىٰ نَارِ جَهَنَّمَ دَعْعَا هَذِهِ النَّارُ الَّتِي كُنْتُم بِهَا تُكَذِّبُونَ أَفَصِحْرٌ هَذَا أَمْ أَنْتُمْ لَا تُبصِرُونَ منا شاهدت عارو جي تا خوٹو ٹھرون عران ساتھی चलते है ज्यादा खोट होता आता संगा। ही संगादू है तुम्हाला नहीं। आवला तस्बिरू मा जाता होरपल जा करा, करा। तुम एक सारखला तदला दिला है जस तुम्हें आचरण करता إن المتقين في جنات ونعيم فاكهين بما آتاهم ربهم ووقاهم ربهم عذاب الجحيم مشاهدون الناس في <تصفيق> الوصف الغباء وفضل انداء وفضل انداء ماذا ترون بمس يمكننا أن نقل بمس يمكننا أن نقل بمس يمكننا أن نقل بمس يمكننا أن نقل بمس كلو وشربو حنيئا بما كنتم تعملون متكئين على سرر مصخوفة وزوجناهم بحور نعين تنس سانت لغايل خوا واني پیا مجد اپلا تا قربتان چا موبر لات جي تومي کرت رحلا هات تا سمورا سمور مان للا آسنان ور تاک لاؤن بس لاتتل انا سندر دوران چا افسران شتن سا بيوحا کرو ज्या लोकांनी इमान आणलं आहे आणि त्यांच्या संततीने देखील एखाद्या इमान श्रेणीत त्यांचं अनुकरण केलं आहे त्यांच्या त्या संततीला सुद्धा आम्ही जन्मत मध्ये त्यांच्यात मिळवू आणि त्यांच्या वृत्तात कोणतीही खट त्यांना होऊ देणार नाही प्रत्येक जण आपल्या कमाईच्या ऐवजी गहाण आहे आम्ही त्यांना हरतची फळं आणि मांस ज्या पदार्थाचीही त्यांना इच्छा होईल खूप देत राहू ते एक दुसऱ्याकडून मध्यपात्र पुढे घेत असतील ज्यात बकवास असणार नाही की दुराचार ويطوف عليهم غلمان لهم كانهم لؤلؤ مكنون واقبل بعضهم على بعض يتساءلون आणि त्यांच्या सेवेत अशी मुले दवत फिरत असतील जी त्यांच्या सेवेसाठी खास असतील असे सुंदर जणू लपून ठेवलेली मोती हे लोक आपापसात एकमेकांशी जगात गुदरलेल्या हालाल विचारतील ते म्हणतील की आम्ही पूर्वी आपल्या घरवाल्यांमध्ये भीत भीत जीवन व्यतीत करत होतो सत्य शेवटी अल्लाने आमच्यावर मेहरबानी केली आणि आम्हाला होरकुळून टाकणाऱ्या वाऱ्याच्या प्रकोपापासून वाटवलं आम्ही पूर्वीच्या जीवनात त्याचाच धावा करत होतो तो खरोखरच मोठा उपकारी आणि दयावान आहे म्हणून हे पैगंबर सल्ला वसलम तुम्ही उपदेश करत राहा आपल्या रबच्या मेहबानीनं तुम्ही मांत्रिक ना ही नाही आणि वेळी देखील नाही काही लोक म्हणतात की हा मनुष्य कवी आहे त्याच्यासाठी आम्ही कालचक्राची वाट पाहत आहोत यांना सांगा बरं प्रतीक्षा करा मी सुद्धा तुमच्या बरोबर प्रतीक्षा करतो कैन चाकला यांना अश्याच गोष्टी करण्यास सांगतात अथवा वस्तुता हे शत्रुत्वात मर्यादेपलीकडे गेलेले लोक आहेत काही म्हणतात की या माणसाने हा कुराण स्वतःच रचला आहे खरी गोष्ट अशी आहे की हे लोक इमान आणू इच्छित नाहीत जर हे आपल्या या कथनात खरे असतील तर यांनी अशाच वैभवाची एक वाणी रचून आणावी का एखाद्या निर्मात्याविना आहेत अथवा हे खुद्द स्वतःचे निर्माते आहेत अथवा पृथ्वी आणि आकाशांना यांनी निर्मिला आहे खरी गोष्ट अशी आहे कि हे विश्वास बाळगत नाहीतोन काय तुझा रबचे खजिने यांच्या ताब्यात आहेत अथवा त्यांच्यावर यांचाच हुकूम चालतो का यांच्या जो एखादी शिडी आहे जिच्यावर चढून हे लोक वरील जगताचा कानोसा घेतात यांच्यापैकी ज्यानं कानोसा घेतला असेल त्यांना आणावा एखादं स्पष्ट प्रमाण का तर आहित मुली तुम्हा अल्लाह मुलीमान का मगता कि जबरदस्ती लादले भूर्दंडा ओझा खा दाबले का परोक्षा हकीकतीच ज्ञान है कि आधारे लिखितावे कैदं फल्लदीन कफरू का एखादी चाल चालू इच्छितात जर अशी गोष्ट आहे तर कुफर करणाऱ्यांवर त्यांची चाल उलटल्याशिवाय राहणार नाही अल्लाशिवाय यांचा एखादा अन्य उपास्य आहे अल्ला पवित्र आहे त्या अनेकेश्वर वादापासून जो हे लोक करत आहेत فَإِذَا رَكِسَ فَمِنَ السَّمَاءِ تَاقِطٌ يَقُولُونَ سَحَابٌ مَّرْكُومٌ فَدَرُّهُمْ حَتَّىٰ يَلَاقُوا يَوْمَهُمُ الَّذِي فِيهِ يُصْعَقُونَ या लोकांनी आकाशाशी तुकडे कोसळताना जरी पाहिलं तरी म्हणतील की हे ढग आहेत जे उसळून येत आहेत म्हणून हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना यांच्या दशेत सोडा येत पावेतो की यांनी आपला तो दिवस गाठावा ज्यात हे हण पडले जातील ज्या दिवशी यांचा कोणताही डाव यांच्या कोणताही उपयोगी पडणार नाही की कोणी यांच्या मदतीला सुद्धा येणार नाही आणि ती वेळ येण्यापूर्वी सुद्धा जालिमांसाठी एक प्रकोप आहे परंतु यांच्यापैकी जान, बहुतेक जण जाणत नाहीत लि भी भी हीन तकूम। हे पैगंबर सल्ले असलम आपल्या रबचा निर्णय येईपर्यंत धीर धरा तुम्ही आमच्या नजरेत आहात तुम्ही जेव्हा उठाल तेव्हा आपल्या रबच्या स्तुती बरोबर त्याचं पावित्र्य गान करा रात्री सुद्धा त्याचं पावित्र्य गान करत जा आणि तारे ज्यावेळी परततात त्यावेळी सुद्धा नाव ने जो मेहरबान आहे शपथ आहे नक्षत्राची जेव्हा तो आस्त पावला तुमचा मित्र न भटकलेला आहे न बहलेला हवा तो अपने मनच्छे न बोलत नहीं हाँ एक दिव्य बोध है जो उतरला जो जबरदस्त बलशाली शिका विवेकशील है तो समोर उजा होता मग जवर आला वर अधला तो दोन धनुष्य इत कि فأوحى إلى عبده ما أوحى ما كذب الفؤاد ما رأى أفتمارونه على ما يرى ولقد رآه نزلة أخرى عند صدرة منتها عندها جنة مأوا إذ يغش الصدرة ما يغشى ما زاغ البصر وما طغى لقد رآ من آيات ربه الكبرى تهذا أنا الله جدا سألعا دي بي بوت بوزولي जे काही दिव्यबोध त्याला पोहोचवायचे होते दृष्टीनं जे काही पाहिलं मनानं त्यात असत्य मिसळलं नाही आता काय तुम्ही त्या गोष्टीवर त्याच्याशी भांडता ज्याला तो डोळ्यांनी पाहतो अनेकदा पुन्हा त्यानं सिद्धरतुल मुंत अर्थात चरम सीमेवरील बोरीच्या झाडाजवळ त्याला उतरताना पाहिलं जेथे जवळच निवासी जन्नत अर्थात जन्नतुल मावा आहे त्यावेळी बोरीला आच्छादित होत जे काही आच्छादित होतं दृष्टीनं विचलित झाली न मर्यादे पलीकडे गेली आणि त्यांना आपल्या रबच्या मोठमोठ्या निशाण्या पाहिल्या आता जरा सांगा की तुम्ही कधी या लात आणि या उज्जा आणि तिसरी एक देवी मनाच्या वस्तुस्थितीवर काही विचार तरी केला आहे لَكُمْ الذَّكَرُ وَلَهُ الْأُنثَىٰ ۚ تِلْكَ إِذًا قِسْمَةٌ ضِيزَىٰ ۖ إِنْ هِيَ إِلَّا أَسْمَاءٌ سَمَّيْتُمُوهَا أنتم, أَنْتُمْ وَآبَاؤُكُمْ مَا أَنزَلَ اللَّهُ بِهَا مِن سُلْطَانٍ ۚ إِنْ يَتَّبِعُونَ إِلَّا الظَّنَّ وَمَا تَهْوَى الْأَنفُسُ ۖ وَلَقَدْ جَاءَهُم مِّن رَّبِّهِمُ الْهُدَىٰ वाटणी झाली वास्तविकता या काहीच नाहीत परंतु काही नावं जी तुम्ही आणि तुमच्या वाडवडिलांनी ठेवली आहेत अल्लानं यांच्या बाबतीत कोणतंही प्रमाण उतरवलं नाही वस्तुस्थिती अशी आहे की लोक केवळ भ्रामक कल्पनांचं अनुसरण करत आहेत आणि मनोवासनांचे चेले बनलेले आहेत वस्तुत त्यांच्या रबकडून त्यांच्यापाशी मार्गदर्शन मा आलेलं आहे काय मनुष्य जे काही इच्छील तेच त्याच्याकरता सत्य आहे इनोक आणि परलोकाचा स्वामी तर अल्लाच आहे इल्ला आकाशात कितीतरी फरिश्ते मोजूद आहेत त्यांची शिफारस काहीच उपयोगी पडू शकत नाही तोपर्यंत की अल्ला एखाद्या अशा इस्माच्या संबंधी तशी परवानगी देत नाही ज्याच्यासाठी तो एखादी विनंती ऐकू इच्छित असावा आणि ती पसंत करावी परंतु जे लोक अखेरत्वर विश्वास ठेवत नाहीत ते फरीच त्यांना देवीच्या नावानं संबोधतात वस्तुत या बाबतीत कोणतंच ज्ञान त्यांना प्राप्त नाही हे केवळ कल्पनांचं अनुसरण करत आहेत आणि कल्पना सत्याच्या स्थानी काहीच उपयोगी पडू शकत नाही म्हणून हे पैगंबर सल्ला वसलम जो माणूस मुरुन आमच्या स्मरणापासून तोंड फिरवतो आणि ऐक जीवनाशिवाय काहीच ज्याचं इच्छित नाही त्याला त्याच्या स्थितीत सोडा इन्न हुआ आख्लम बिमन वहुआ आख्लम बिमन या लोकांच्या ज्ञानाची मजल केवळ इतकीच आहे ही गोष्ट तुझा रबत जास्त जाणतो की त्याच्या मार्गापासून कोण भटकला आहे आणि कोण सरळ मार्गावर आहे आणि पृथ्वी आणि आकाशांच्या प्रत्येक वस्तूचा स्वामी अल्लाच आहे जेणेकरून अल्लाने वाईट करणाऱ्यांना त्यांच्या कृत्यांचा बदला द्यावा आणि त्या लोकांना चांगल्या मोबदल्याने नावा जावं ज्यांनी सद्वर्तन अंगीकारलं आहे الذين يجتنبون كبائر الاثم والفواحش الا المملم ان ربك واسع المغفره هو اعلم بكم اذ انشاكم من الارض واذا انتم اجن واذ انتم اجنه في بطون امهاتكم मोड़ उगड़ उगड़ या व्यतिरिक्त कि काही चुका त्यांच्याकडून घडाव्यात निसंशय तुझ्या रब च क्षमाछत्र फार विस्तृत आहे तो तुम्हाला त्यावेळेपासून चांगल्या प्रकारे जाणतो जेव्हा त्यानं जमिनीपासून तुम्हाला निर्माण केलं आणि जेव्हा तुम्ही आपल्या आईच्या पोटात अद्याप गर्वावस्थेत होता म्हणून आपल्या स्वतःच्या पावित्र्याचे डावे सांगू नका तोच बेहर जाणतो की खरोखर ईशरूप कोण आहे मग हे पैगंबर सल्लम तुम्ही त्या ही पाहिलं जो ईश मार्गापासून परावृत्त झाला आणि अल्पसे देऊन थांबला काय त्याच्यापाशी परोक्ष आहे की तो वास्तवतेला पाहत आहे काय त्याला त्या गोष्टींची काहीच खबर पोचली नाही जी मुसा इस्लामच्या पुस्तिका आणि त्या इब्राहिम अल इस्लामच्या पुस्तकात सांगितल्या आहेत त्यानं एकनिष्ठीचे हक्क परिपूर्ण केले असं की कोणीही ओझो उचलणारा दुसरे दुसरेच उजवणार नाही परंतु ते ज्याचा त्यानं प्रयत्न प्रयत्न मैं पूर्ण बदला सरता शेवटी पोच तुझा रप्पाशीच है मग हसवल रड़वल मृत्यु दिला जीवन प्रदान के وَأَنَّهُ خَلَقَ الزَّوْجَيْنِ الذَّكَرَ وَالْأُنْسَى مِن نُطْفَةٍ إِذَا تُمْنَى وَأَنَّ عَلَيْهِ النَّشْأَةَ الْأُخْرَى وَأَنَّهُ هُوَ أَغْنَى وَأَقْنَى وَأَنَّهُ هُوَ رَبُّ الشِّعْرَى وَأَنَّهُ أَهْلَكَ عَادَنِ الْأُولَى هانيا سر كي تانيج نراني مادی سے جوڑفن هرمان کے एका तेव्हा जेव्हा टपकोले जाते आणि असं की दुसरे जीवन प्रदान करणं सुद्धा त्याच्यात जिम्मे आहे आणि असं की त्यानेच धनवान बनवलं आणि संपत्ती प्रदान केली आणि अस की तोच शेराचा रब आहे आणि असल्या आद ला नष्ट केलं आणि समुदला असं नष्ट केलं की त्यांच्यापैकी कोणाच शिल्लक ठेवलं नाही आणि त्यांच्यापूर्वी मुलामच्या राष्ट्राला नष्ट केलं कारण ते होतेच अत्यंत अत्याचारी आणि शिरजोर लोक आणि पालथ्या पडणाऱ्या वस्त्यांना उचलून फेकलं मग आच्छादित केलं त्यांच्यावर ते काही जे तुम्हाला माहितच आहे की काय अच्छा दिलं म्हणून हे मानवा आपल्या रथच्या कोणकोणत्या देणग्यांबद्दल तू शंका घेशील ही तंबी आहे पूर्वी आलेल्या तंबींपैकी येणारी घटका जवळ येऊन ठेपली आहे अल्लाच्या शिवाय कोणीही तिला हटवणारा नाही आता काय याच त्या का गोष्टी होत ज्यावर तुम्ही आश्चर्य व्यक्त करता हसता आणि रडत नाही आणि गाऊन वाजून त्यांना टाळता नतमस्तक व्हा अल्लाच्या समोर आणि त्याचीच बंदगी करा नावाने जोसि मेहरबा आहे कुलु अम्रिमील कैवतची घटका जवळ येऊन ठेपली आणि चंद्र दुभंगला परंतु या लोकांची स्थिती अशी आहे की मग कोणती का निशाणी पाहू नये पराडमुख होतात आणि म्हणतात की हा तर चालता जादू आहे त्यांनी यालाही खोट ठरवलं आणि आपल्या मनोवासनांचं अनुसरण केलं प्रत्येक बाबीला अखेरीस एक शेवट गाठावाच लागणार आहे